अध्याय तीनशे पाचवा निवृत्ती वर्णन जनक विचारतो भगवन अक्षर व क्षर किंवा पुरुष व प्रकृती या दोघांचा हा संबंध पुरुष व स्त्री या उभयतांच्या संबंधाप्रमाणेच अवश्य आहे नव्हे काय पहा बरे पुरुषा वाचून स्त्रीला गर्भधारणा संभवत नाही तसेच पुरुषालाही स्त्री वाचून आपले रूप प्रजारूपाने प्रतिबिंबित करता येत नाही कोणत्याही योनिजा स्त्री व पुरुष ही परस्पराशी संबद्ध होऊन आणि परस्परांचे गुणांचा विनिमय करून नवे आकार उत्पन्न करतात स्त्री पुरुषे ही रतीचे इच्छेने स्त्रीचे ऋतुकाली परस्पर संलग्न झाली असता एकमेकांचे गुणांच्या सहाय्याने आत्मसदृश नवीन रूपे निर्माण करीत असतात या म्हणण्याचा प्रत्यय पाहिजे असेल तर प्रत्येक अपत्यात काही अंश मातेचे व काही अंश पित्याचे याप्रमाणे दोघांचे गुणांचा समुच्चय असतोच अस्थि स्नायू व मज्जा हे गुण त्याला पित्यापासून प्राप्त होतात असे आम्ही जाणतो आणि मांस व रक्त हे मातेपासून होतात असे ऐकतो कारण हे द्विजश्रेष्ठ याप्रमाणे ही व्यवस्था वेदात आणि शास्त्रात पठित आहे आणि जे काही वेदात व तदनुसारी शास्त्रात सांगितले असते ते प्रमाण समजले जाते व या प्रकारे वेदशास्त्रांचे प्रामाण्य सार्वकालिक धरले आहे अर्थात माझे म्हणणे साधार या स्त्री पुरुष संबंधाप्रमाणेच प्रकृती व पुरुष या उभयतांचा अवश्य अन्योन्य संबंध आहे या संबंधात काही गुणांचा निरोध व काहींचा स्वीकार असा प्रकार होतो पुरुष हा प्रकृतीगत जाड्याचा निरोध करतो पुरुषाचा संबंध झाला की प्रकृतीचे जडत्व दूर होऊन तिला चेतन चेतनसामर्थ्य येते व तिचे ठिकाणी असणारे दुःख आपणावर ओढून घेतो उलट पक्षी प्रकृती ही पुरुषाच्या आनंदाधिकांचा निरोध करते तिच्या संयोगाने त्याचे केवलानंदित्व बिघडते व पुरुष चैतन्य आपल्याकडे ओढून घेते येतावता या उभयतांचा हा संयोग अखंड चालतो आणि चाललाच पाहिजे मग प्रकृतीचा विरह होऊन मोक्ष होणे हे शक्य कसे होईल ते सांगा मला तर अशा स्थितीत मोक्षाचा संभव दिसत नाही आपण अपरोक्ष ज्ञानी आहात त्याअर्थी आपले म्हणण्याचे पुष्ट्यर्थ आपणास प्रत्यक्ष असा काही दृष्टांत अवगत असल्यास मला सांगावा कारण मोक्ष मिळावा अशी आम्हा उत्कंठा आहे आणि म्हणूनच जे काही दुःखरहित अमूर्त अजर नित्य अतिंद्रिय आणि स्वतंत्र असे असेल त्याची आम्हाला इच्छा आहेच वसिष्ठ उत्तर करतात बा जनका तू जो वेदशास्त्रांचा आधार दिलास तो ठीकच आहे आणि तू वेदशास्त्रांचे प्रामाण्यही नीट पकडलेस खरे परंतु हे नरेंद्रा तू वेदशास्त्र यांची वाक्ये मात्र जशीच्या तशीच जाणतोस परंतु त्यांचा तत्वदृष्टीने खरा खरा होणारा अर्थ तू समजेत नाहीस पण जो कोणी वेदशास्त्रांची केवळ वचने घेऊन बसतो त्यांचे तत्वतः तात्पर्य काय हे ज्ञानात घेत नाही त्याचे ते ग्रंथधारण वृथा आहे ज्याला ग्रंथाचा अर्थ कळत नाही तो ग्रंथाचा केवळ भार वाहतो ज्याला ग्रंथाच्या अर्थाचे रहस्य कळले असेल त्याचे ग्रंथधारण मात्र सफल होय ग्रंथाचा कोणी कोणास अर्थ विचारला असता तो पुरुषाने असा सांगितला पाहिजे की श्रोत्याचे मनात त्या ग्रंथाचे रहस्य त्या योगाने बाणेल विद्वानांच्या सभेपुढे ग्रंथाचा नुसता अर्थ उलगडून दाखवण्याचे धारिष्ठ ज्या मठ्ठ मठ्ठ मन, मनुष्याचे अंगी नाही त्याला स्वतःच नीट बोध न झाल्याने त्याचे ज्ञान तसेच मंद राहते मग अर्थातच अशाचे हातून त्या ग्रंथाचा तत्वार्थ निर्णयपूर्ण सांगणे कसे घडावे बरे ज्याची बुद्धी फुटके बांड्याप्रमाणे आहे असे अशाला निर्णय सांगितला असला तरी तो त्याला वेळी चौघात सांगण्याचे साधत नाही व त्यामुळे तो उपहासास पात्र होतो नुसता आत्मज्ञानीही झाला तरी ग्रंथाचे तत्व उलगडून दाखवण्याचा त्यास जर अभ्यास नसेल तर तो देखील सभेत प्रश्न केला असता उपहास्य होईल राजेन्द्र मोटमोठे संख्याचार्य व योगाचार्य हेतु मटले श्रुतिशास्त्र तत्व निर्णय का संगत आए थे नीट ईकन घे योगमार्गी लोक जी गोष्ट प्रत्यक्ष अनुभवाने पहत तीच गोष्टख्यवादी शास्त्र बलाने अनुमित करता होताख्य व योग हा दोन मार्गा तत्व एक असे जो समझते तो खरा ज्ञा सम तू मला माला संगित कि शरीरापैकी त्वचा मांस व रक्त ही स्त्रीचे अंशाने और मेद पित्त स्नायु मज्जा ही पुरुष अंशाने बनता ही गोष्ट तो खरीच है परीने पहता है धातु सप्तक व ही इंद्रि उपपत्ति द्रव्यापू दुसरे द्रव्य कि बीजापस दुसरे बीज अथवा देहापसून दुसरा देह याच न्यायाने होते असे म्हणावे लागते ही सर्व उत्पत्ती केवळ एका प्रकृतीचेच कार्य होय तुझे समजुतीप्रमाणे प्रकृती व पुरुष यांचे मिश्र फल नव्हे कारण सृष्टी तेवढी गुणात्मकच असणार आणि महात्मा पुरुष तर स्वतः निरिंद्रिय निर्बीज निर्द्रव्य अमूर्त व निर्गुण असा असल्यामुळे बीजापासून बीज द्रव्यापासून द्रव्य वगैरे कोणत्याच नयाने पुरुषाशी गुणाचा संबंध येत नाही आणि विशेषतः तो पुरुष जर निर्गुण आहे तर त्यापासून ही गुणमयी सृष्टी कशी व्हावी तस्मात या सृष्टीच्या उत्पत्तीचा खरा प्रकार म्हणजे गुणांपासूनच गुणांची उत्पत्ती होते म्हणजे त्रिगुणात्मक जी माया तिच्यापासूनच आकाशादी गुणांची उत्पत्ती होते फलतः हे आकाशादी सर्व त्रिगुणात्मक प्रकृतीतूनच उत्पन्न होऊन तिथंच लय पावतात तुझे समजुतीप्रमाणे त्यात पुरुषाचा अंश नसतो त्वचा मांस रुधीर मेद पित्त मज्जा अस्थि व स्नायू ही आठही शरीरात मातेचा संबंध नसताही केवळ पितृवीर्यापासूनच होतात हे द्रोणाचार्यादी अयोनिसंभव पुरुषांचे उदाहरणावरून स्पष्ट होत आहे व ते ठीकच आहे कारण ही सर्व प्रकृतीचीच कार्य आहेत अविद्येच्या ठाई प्रतिबिंबित झालेला पुरुष म्हणजे जीव व तदितर म्हणजे आकाशादी सृष्टी ही उभयता आणि प्रमाता प्रमाण व प्रमेय ही आत्म्याची तिन्ही लिंगे म्हणजे गमके अर्थात खुणा ही सर्व ही प्रकृतीपासूनच आहेत मात्र या तिन्ही लिंगांचे साधनाने ज्याचे ज्ञान करून घ्याव्याचे असा जो लिंगी म्हणजे परमात्मा तो प्राकृत नव्हे व जीव आणि प्रकृती या दोहोपासून तो विलक्षण आहे ऋतू हे जरी स्वतः अमूर्त आहेत तरी त्यांचे ठाई सर्वदा उत्पन्न होणाऱ्या फलपुष्पांवरून त्यांचे अस्तित्व अनुमित केले जाते त्याचप्रमाणे अलिंग असा जो पुरुष त्याचे सान्निध्य झाले असता प्रकृती ही आपणापासूनच चैतन्य प्रकाशित अशी जी महदादी सृष्टी निर्माण करते त्या सृष्टीवरूनच तिते अस्तित्व अनुमित होते आणि अशाच प्रकारचे अनुमान पद्धतीने राजा तत्वातील जो पंचवीसावा म्हणून मागे सांगितला व जो स्वत लिंगरहित असून लिंग, लिंग व लिंगी यांची केवळ व्याप्ती दाखवणारा आहे त्या परमात्म्याचेही अस्तित्व अनियमित करता येते हा परमात्मा वस्तुत जन्ममृत्युहीन देशकाल परिच्छेदरहित सर्वसाक्षी व निरामय असा असून त्याचा व्यवहारात गुणांशी जो संबंध जोडला जातो तो केवळ अध्यासिक म्हणजे लादलेला आहे व असे करण्याचे कारण देहादी आकारांचे ठिकाणी त्याला वाटणारा अभिमानच होय आणि ज्या ज्ञात्यास गुणासंबंधे खरे ज्ञान आहे ते लख असेच समजतात की जो गुणवान असेल त्याचेच ठिकाणी गुण असतात परमेश्वरासारखा जो निर्गुण त्याचे ठाई गुण कोठून यावे अर्थात ते त्याचे ठाई नाहीत असेच ज्ञाते समजतात अशी वस्तुस्थिती असल्याने गुण तेवढे प्रकृतीचे हे रहस्य समजून जीवात्मा जेव्हा त्या गुणांचा बाध करतो तेव्हाच त्याला परमात्म दर्शन होते या प्रकारचा हा जो परमात्मा तो सांख्याचार्य व तसेच योगाचार्य या उभयतांचेही मताप्रमाणे बुद्धीचे पलीकडचा आहे आणि अहंकारादी जडांचा त्याग करावा तेव्हाच त्या परमज्ञानमयाचे ज्ञान होते हा परमात्मा अज्ञात अव्यक्त गुणाहून इतर शक्तिमान गुणसंबंध शून्य अंतर्यामी व सर्वकार्य निर्माता व महदादी गुण आणि प्रकृती यांचे संख्येवरून पंचवीसावा म्हटलेला असा आहे असे शांख्यशास्त्र व योग यामध्ये अत्यंत निपुण असलेले मोक्षाकांक्षी पुरुष म्हणतात बाल्यवाद धर्मवाक्यादी अवस्था जन्ममरण इत्यादीकांना थरक भिवून जे खडबडून जागे होऊन जाणण्यास योग्य अशा आत्म्याचे ज्ञान संपादन करतात ते त्या समयीच सम म्हणजे वाच्य जे ब्रह्म त्यालाही ओळखतात हे अरिमर्दना जीवात्मा व परमात्मा यांचे या प्रकारे ऐक्य पाहणे हा ज्ञात्यांचा मार्ग आहे व तोच खरा आणि सशास्त्र आहे जीव व परमात्मा यांचे पृथत्व पाहणे हा अज्ञानांचा मार्ग आहे पण तो अशास्त्र आहे व सत्याला सोडून आहे याप्रमाणे माझे व दुसऱ्यांचे मत यांच्या योग्यतेची तुलना करून मी तुला क्षर आणि अक्षर यांची ओळख सांगितली तिला थोडक्यात सारांश म्हटला म्हणजे ऐक्य हेच अक्षर व नानात्व हेच क्षर अथवा ऐक्यत्वाने प्रतीयमान होणारा परमात्मा अक्षर व नानात्वाने भासणारे जग हे क्षर ज्यावेळी कोणताही पुरुष या चोवीस तत्वांचे पुढला म्हटलेल्या पंचवीसाव्या म्हणजे परमात्म्याचे ठिकाणी स्थिती पावतो त्या त्यावेळी त्याला एकत्व प्रतिपादन करणारे शास्त्र हे सचशास्त्र व नानात्व प्रतिपादन करणारे शास्त्र ते असतशास्त्र असे वाटते याप्रमाणे तत्व आणि निस्तत्व म्हणजे तत्वातीत या दोहोंच्या शास्त्रीय खुणा अगदी वेगवेगळ्या आहेत व अनुभवही असाच आहे कारण जो कोणी आत्म्याला करता म्हणून म्हणतात त्यांना देखील समाधिकाली आसान भो येतो की बुद्ध्यादी साधनां वाचून आत्म्याला कर्तृत्व साधत नाही येतावता जे मनीषी आहेत ते पंचवीसाच्या सृष्टीला तत्व किंवा जन्य हा शब्द लावतात आणि या पंचवीस तत्वापलीकडे असे जे काही अनुभवासी येते त्याला निस्तत्व हा शब्द लावतात आता हे निस्तत्व म्हटलेले सव्वीसावे काय आहे म्हणून पुषशील तर दृश्यमान 25 तत्वात्मक सृष्टीचे जे पंचपंचात्मक वर्ग त्या वर्गातील प्रत्येक विषयाचे जे ज्ञान ते म्हणजे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंच महाभूते शब्दादी पंचविषय आणि मन बुद्धी चित्त प्रकृती व छिदाभास मिळून पाच एकूण हे जे तत्वाचे पाच वर्ग या यापैकी प्रत्येक वर्गातील जे विषय त्या विषयांचे जे ज्ञान ते सव्वीसावे तत्व किंवा निस्तत्व होय आणि हे जे तत्वाचेही तत्व म्हणून म्हटले ते सनातन म्हणजे सर्वदा एकरूप असते ओम तत्स